पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे डॉक्टर राजकोटच्या आल्फ्रेड हायस्कूलमधून गांधीजी मॅट्रिक झाले जेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना कायदे शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं ठरवलं तेव्हा गांधीजींनी विचारलं मला वैद्यकीय शिक्षणासाठी नाही का पठवता त्यांच्या सर्वात मोठ्या भावानं याला आक्षेप घेतला कारण तिथे मृत शरीराचं विच्छेदन करावं लागेल आणि वैष्णवाला ते करणं आहे गांधीजींच्या वडिलांना करमचंदांना ते कधीच आवडलेलं नव्हतं एकोणचाळीसाव्या वर्षी गांधीजी पुन्हा दक्षिण आफ्रिकेतून इंग्लंडला गेले आणि वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं पुन्हा प्राण्यांचं विच्छेदन हा प्रश्न समोर उभा राहिला जिवंत प्राण्यांचं विच्छेदन सिरम आणि इंजेक्शन तयार करण्यासाठी जिवंत प्राणी कापणं त्यांना सहन झालं नाही असं विच्छेदन कोणत्याही धर्माला मान्य नाही सर्व धर्म म्हणतात आपल्या स्वतःच्या शरीरासाठी एखाद्या प्राण्यांचा जीव घेणं ना योग्य नाही गांधीजींच्या दृष्टीनं एलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे सर्वजण सैतानाचे शिष्य होते आणि पाश्चात्य वैद्यक म्हणजे जादू टोण्याचा अर्क होता आयुर्वेदाच्या वैद्यांना नवीन प्रयोग करण्यात त्रास नसेला ते स्वतः निसर्चार करू लागले तेव्हा त्यांना समाधान मिळालं त्यांनी कुहेने जे ग्रंथ वाचले आणि रोग बरा करण्यासाठी त्यांचा पाण्याचा वापर पाहून ते प्रभावित झालेत हळूहळू त्यांनी स्वतःवर मुलांवर पत्नीवर प्रयोग सुरू केले आणि भोवतालच्या पंचमहाभूताच्या सायानं उपचार करणं त्यांना पटत गेलं पाणी माती ताजी हवा आणि सूर्यकिरण यांची त्यांनी उपचारात मदत घेतली त्यांनी आधुनिक वैद्यशास्त्रातल्या गोळ्या पावडरी घेऊन कधीही शरीरात विष पेरलं नाही त्यांचा भर उपवास आहारात बदल आणि वनस्पतीच्या उपयोगावर होता आजारी माणसाचं निरीक्षण करून व्यवस्थित निदान करण्याची असामान्य शक्ती त्यांच्याजवळ होती त्याचा त्यांनी आजार माणसावर उपचार करताना खूप विभाग झाला त्यामुळे आजारी माणसं बरी होत दक्षिण आफ्रिकेत अनेक युरोपियन आणि अने भारतीय लोक त्यांचा सल्ला घेत आणि ते त्यांच्या काही आशिलांचे फॅमिली डॉक्टर झाले होते त्या त्यांची उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्राच्या नियमाविरुद्ध होती नंतरच्या काळात डॉक्टरांनी काही प्रमाणात त्याचा अंगीकार केला त्यांच्या मुलाला विश्रम झाला होता तेव्हा डॉक्टरांनी अंडी आणि चिकनचं सूप प्यायला सांगितलं गांधीजींना मांसहार मान्य नव्हता त्यांनी मुलावर उपचार करायला सुरुवात केली आणि त्याला पाणी आणि संद्र्याचा रस दिला अंगाभोवती ओली सादरगुंडाळली मुलाचं दुखणं वाढलं तेव्हा गांधीजी थोडे निराश झाले पण निसर्गोपचार त्यांनी चालव ठेवला आणि त्याला बरं केलं विषम ज्वराचे आणखी अनेक रुग्ण त्यांनी इंजेक्शनशिवाय बरे केले अनेकदा त्यांनी वैद्य नाकारली कस्तुरबांना एकदा शरीरातलं रक्त कमी होण्याचा त्रास होत होता डॉक्टरांनी त्यांना गायीच्या मांसाचा काडा घ्यायला सांगितलं पण गांधीजी आणि कस्तुरबा दोघांनीही ते नाकारलं गांधीजींनी ना गांधी त्यांना लिंबाचं सरबत अनेक दिवसांना दिलं आणि त्यांना बरं केलं डाळ आणि मीठ त्यांना खाऊ नये असं गांधीजींनी त्यांना सुचवलं क्षणभर कस्तुरबा गांधीजींचा जिद्दी स्वभाव विचारल्या आणि पुटपुटल्या तुम्हाला सांगणं सोपं आहे पण तुम्ही सोडाल का डाळ आणि मीठ ताबडतोब गांधीजी म्हणाले हो तर डॉक्टरनी मला सांगितलं तर मी लगेच बंद करीन आणि तसं सांगितलं नसलं तरी मी आताच एका वर्षासाठी डाळ आणि मीठ सोडून देतो नंतर कस्तुरबांना वाईट वाटलं त्यांना अश्रू आवरणात त्यांनी गांधीजींना विनंती केली तरी त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही रुग्ण आणि डॉक्टर दोघांनीही मीठ आणि डाळ खाणं बंद केलं आणखी एका प्रसंगी कस्तुरबांना नियमितपणे उपवास करायला आणि कडूलिंबाचा रस घ्यायला सांगितलं होतं गांधीजींचा भर पोट साफ ठेवणार होता शरीरात साठलेली विषारी द्रव्य नायशी करण्यासाठी ते उपवास किंवा हलकं अन्न घेणं आणि एनिमा घेण्याचा सल्ला देत अति खाण्यामुळे आनी नियमित व्यायाम न केल्याने डोकेदुखी अपचन अतिसार आ आणि बद्धकोष्ठ होतं असं गांधीजींचा विश्वास होता तब्येत चांगली ठेवायची तर भरपूर आणि भरभर चालणं याचा निश्वित उपयोग होतो असं ते म्हणत तुरुंगातही रोज सकाळी संध्याकाळी ते असलेल्या जागेत चालायचे प्राणायामाचेही अनेक प्रकार ते मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक आजार होतात असे ते म्हणत रामनाम म्हणजे त्यांच्या दृष्टीनं परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असणं आणि सर्व काळजी विसरून जाणं होतं सर्व रुग्णांसाठी तो उपचार होता दक्षिण आफ्रिकेत एकदा एका पठाणानं गांधीजींवर हल्ला केला तेव्हा गांधीजींचा चेहरा कपाळ आणि बरगड्यांना मुक्कामार बसला होता त्यावर स्वच्छ मातीचा लेप लावला आणि सूज लवकरच उतरली मातीचा लेप लावण्याचा उपाय ते प्लेग ताप मलेरिया कावीळ रक्तदाब भाजन, देवी हाड मोडणं या सर्व दुखण्यांसाठी करत बोटीच्या प्रवासात एकदा मुलाच्या हाताचा हाड मोडलं गांधीजींनी मातीचा लेप लावला आणि जखम बरी झाली अनेक रुग्णांना भरं करण्यात त्यांना यश आलं होतं तरी ते सांगत की या उपचारांचा डोळे मिटून स्वीकार करू नका असे अपारंपरिक प्रयोग करण्यात थोडा धोका असतो हे त्यांना माहीत होतं ते मान्य करत की प्रकृती ठणठणीत ठेवण्याविषयी स्पष्ट मत हाच त्यांचा आरोग्याचा मार्ग होता काही प्रसुतीगृह उघडावीत रुग्णालये उघडावीत दवाखाने काढावेत हा त्यांचा आग्रह नव्हता तर लोकांना स्वच्छता आणि निरोगी जगण्याचे मार्ग शिकवावेत यावर भर होता रोग झाल्यावर बरे करत बसण्यापेक्षा रोग होऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते आधुनिक वैद्यकातल्या औषधांचा त्यांनी बाऊ केला नाही कॉलेर्याची साथ आली असताना सेवाग्राममधल्या आणि गावातल्या सर्वांनी लस टोचून घ्यायला त्यांनी परवानगी दिली तुरुंगात त्यांच्यावर अपेंडेसायटीस शस्त्रक्रिया केली होती आणि त्यावर त्यांना अनेक लोकांची पत्रं आली तेव्हा त्यांनी ही चूक झाली असं मान्य केलं होतं निसर्गोपचाराच्या मर्यादा त्यांना माहीत होत्या तरी अनेक कारणांसाठी ते त्याचा ते प्रचार करत भारतातल्या गरीब जनतेला हे उपचार परवडण्याजगे होते ते शंभर स्वदेशी होते सत्याहत्तर साली त्यांना पुन्हा उत्साह निसर्गोपचार सुरू केले आणि उरळी कांजणी आगावी निसर्गोपचार केंद्र सुरू केलं तिथे काहीही महागडी उपकरणं नव्हती हो चांगल्या आदर्श डॉक्टरला औषधांचं उत्तम ज्ञान असावं आणि ते त्यानं जनतेला विनामूल्य द्यावं यावर त्यांचा विश्वास होता डॉक्टरांसाठी काहीतरी वार्षिक बांधनाची रक्कम ठरवावी असा त्यांचा विचार होता म्हणजे ते रुग्णांकडून पैशाची अपेक्षा करणार आहेत मग रुग्ण गरीब असोत वा श्रीमंत काही काळ त्यांनी रुग्णांना तपासण्याचं आणि उपचार लिहून देण्याचं काम केलं राजूसाठी लिहिलेले उपचार असे होते सूर्यस्नान कटीस्नान घषणस्नान फळांचा रस दूध वर्ज्य दयावर पाणी जर दयावर पाणी पचन नसेल तर फळांचा रस आणि उकळलेलं पाणी प्यावं पार्वतीसाठी लिहिलेले उपचार फक्त मोसंबीचा रस कटीस्नान घर्षणस्नान पोटावर मातीपट्टी नियमित सूर्यस्नान एवढं केलं तरी ती बरी होईल राम रामनामाचं महत्व तिला समजावून सांगावं आश्रमातले लोक विनोदाने म्हणत बापूंचा सवा सवा असेल तर आजारी पडावं आजारी माणसाच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी बापूंना माहीत असत आणि रोज चालून परत येताना ते सर्व रुग्णांना भेटत पथ्याचं जेवण कसं तयार करावं याच्या तपशीलवार सूचना ते देत त्याचप्रमाणे रुग्णाला स्पंजिंग कसं करावं मसाज कसा करावा एनिमामध्ये किती सोडा आणि किती मीठ घालावं तेही सांगत तेव्हा त्यांनी सेवाग्राममध्ये रोज सकाळी एक तास रुग्णांसाठी द्यायला सुरुवात केली तेव्हा जवळपासच्या गावांमधून खूप रुग्ण येऊ लागले गांधीजींचा सल्ला असे भाज्या खा ताक प्या मातीचा पट्ट्या लावा कधीकधी -कधी ते स्वतः रुग्णाची विष्ठा तपासत जर रुग्ण फार अशक्त नसला तर त्याला मोकळ्या हवेत ठेवत रुग्णाची सर्व परिस्थिती नीट अभ्यासल्यावरच ते उपचार सांगत एकदा एका सहकार्याला काही मानसिक तानामुळे रक्तदाबाचा त्रास होत होता त्या त्यामागचं कारण शोधण्यासाठी गांधीजींनी त्याच्याशी गंभीरपणे चर्चा केली आणि चर्चेपूर्वी आणि नंतर रक्तदाब तपासला दुसऱ्या ला, दिवशी त्याला लाकडाची फळी त्यावर काढलेल्या रेषेवर सरळ कापायला लावली आणि हे करण्यापूर्वी आणि नंतर रक्तदाब तपासला तिसऱ्या दिवशी त्याला आश्रमात एक फलांग पळायला लावलं आणि त्याच्या आधी यांनी नंतर रक्तदाब पाहिला शेवटच्या दिवशी त्याचा रक्तदाब कमी झालेला दिसला पण पहिले दोन दिवस तो वाढलेला दिसला गांधीजींनी त्याला लिहून दिलं जेवा रक्तदाब वाढला आहे असं वाटेल तेव्हा चालत जा गांधीजी कितीही महत्वाच्या कामात किंवा चर्चेत असले तरी रुग्णांच्या उपचाराबद्दल त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल आंघोळीबद्दल कोणालाही सल्ला विचारता येत असे अनेक प्रसिद्ध नेते गांधीजींच्या कडक पहाऱ्यात असत त्यांना त्यांच्या आज्ञा पाळाव्या लागत तुरुंगात इथे सहकार्यांची शुश्रूषा करण्याची परवानगी मिळवत एकदा अदाम्याचा त्रास असलेल्या एका सहकार्यानं त्यांची मदत मागितली गांधीजींनी त्याला धूम्रपान सोडायला सांगितलं आणि त्यानं ते मान्य केलं तीन दिवस झाले तरी काही सुधारणा नव्हती त्याला दिवसाकाठी गुपचूप एक दोन तरी सिगारेट ओढल्याशिवाय चैन पडत नसे एकदा रात्री त्यानं सिगारेट पटवायला काडी ओढली आणि त्याच्या चेहऱ्यावर बॅटरीचा उजड पडला त्याला गांधीजी समोर उभे असलेले दिसले त्यानं गांधीजींची क्षमा मागितली धूम्रपान सोडलं आणि लवकरच त्याचा दमा कायमचा बरा झाला बादशह खान यांना डोक्याच्या कातडीला काही त्रास होत होता गांधीजींनी त्यांना काही घरगुती उपचार सांगितले त्यांनी त्या उंजापुऱ्या पठाण नेत्याला दुखण्यापेक्षाही जास्त त्रास सहन करावा लागला वल्लभभाईंच्या पायात एकदा काटा रुतला गांधीजींनी त्यावर आवडींऐवजी बिब्बा लावला वल्लभभाई म्हणाले बिब्ब्याच्या आगीपेक्षा मला काट्याचं टोचणं परवडलं असतं